ओम नमो भगवते वासुदेवाय ऐशी आपख ऐ परत्री किर विख होऊन परते ते राजसुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते पहा आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते परलोक प्राप्तीचा सर्वस्वी नाश करते जे इंद्रिय जाता लळा िया धर्माचा मळा जाळून भोगीचे सोहळा विषयांचा जेथ कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा जाळून म्हणजे धर्माचे शेत जाळून राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो तेथ पातके बांधी था ती थावो ती ये देती ठावो जेणे सुखे हा अपावो परत रिसा तेव्हा पातकस बल येते व ती विषय सुख भोगणार जागा देतात या प्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपय होतो नाम अंती खरे, तैसे जे गोडी परिमारुनी अंती कडू बचना गोड आहे परंतु त्याचे सेवन करणारे मारून ते आपले मारकत्व परिणामी खरे करते त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते पार्था ते सुखसाचे वळिले आहे रजाचे काही। अर्जुना ते सुख खरोखर रजगुणांचे बनलेले आहे म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस श्लोक एकोणचाळीसावा यदग्रेच्या सुखम मोहन आत्मन निद्रालस्य प्रमादोत्तम जे आरंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह पाडणारे निद्रा आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामस सुख असे म्हणतात आणि अपेयाचे अखाद्याचे निभोजने स्वैरस्त्री सन्निधाने होय जे सुख आणि अपेयाच्या म्हणजे मद्य वगैरेच्या पिण्याने व अखाद्याच्या म्हणजे मांस वगैरेच्या भोजनाने अथवा म्हणजे वेशाच्या संगतीने जे सुख होते नातरी ना पहारे, जे सुख अवतरे बोली अथवा जे सुख दुसऱ्या ठार मारण्याने होते अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने अथवा भाटांच्या म्हणजे स्तुतीपाठकांच्या बोलण्याने प्रकट होते जे आलस या जे निद्रेमा जीजे देखीजे जयाचा अध्यंती जयाच्या आपुली वाट जे सुख आळसाने वाढते व वा शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी तामस जाण सर्वथा हे बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे अर्जुना ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज याचे मी फार वर्णन करत नाही कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही ऐसे कर्म भेदे मुदले फ्रमाणे सुखा सुखाला कारण जे कर्म ते तीन प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही तीन प्रकारचे झाले आहे ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट करून सांगितले आहे श्लोक चाळीस न तदस्ती पृथिव्या दिन सत्व प्रकृतीजैर मुक्त भी स्यात्रिरगुण या प्रकृतीजन्य तीन गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये स्वर्गामध्ये अथवा देवामध्ये नाही ते करता कर्म कर्म फळ ये, ये की केवळ वाचून काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ते करता कर्म व कर्मफळ हि जी एक त्रिपुटी आहे त्या त्रिपुटी वाचून त्या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इरी टी गुंफली असे पटी तातुवी जयसी आणि अर्जुना ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतुज गुंफलेले असतात त्याप्रमाणे तीन गुणांनी गुंफलेली आहे म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधी जे इ सत्वादिकी तैसी स्वर्गीना मृत्यू लोकी आस्तू म्हणून प्रकृतीच्या आभासात या सत्वाते गुणांनी गोवली जात नाही अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्यू लोकात आहे असे नाही कायचा लोबे विण कांबळा माती वीण मोदळा का जळे विण कल्लोळा होणे आहे लोकरीशिवाय घोंगडी कोटली माती मातीशिवाय मोदळा म्हणजे चिखलाचा गोळा कोठला आणि पाण्याशिवाय लाटाना अस्तित्व आहे का तैसे न होनी गुणांचे होचनारचे ऐसे नाहीची गासाचे प्राणी जात त्याप्रमाणे गुणांचे न बनता या सृष्टी मध्ये जो तयार होतो अर्जुना असा खरोखर प्राणी नाही या हे सकळ ती हि केवळ घडले आखिळ ऐसे सर्व जग केवळ तीन गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज गुणी चतुर्वणा घातली सिनानी उडी गे गुणांची अशी अचाट शक्ती आहे कि गुणांनी देवांच्या पाठीमागे ब्रह्मा विष्णू शंकर असे तीन प्रकार लावले लो गुणांनी लोकात तीन म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ असे भेद उत्पन्न केले आणि चार गुणांनी चार निरनिराळे व्यवसाय लावून दिले श्लोक एक्केचाळीसावा ब्राह्मण क्षत्रिय परंतप कर्म आणि प्रविभक्तानी स्वभाव प्रभो वैर्गुही हे शत्रुतापना स्वभावाच्या गुणांचे योगाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र यांची कर्मे विभागलेली आहेत ते चारी वर्ण उससी जरी कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का ते चार वर्ण कोणते आहेत म्हणून जर विचारशील तेच चार वर्ण कोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या चार वर्णात ब्राह्मण हे मुख्य म्हणजे श्रेष्ठ आहेत ये क्षत्रिय वैश्य दोन्ही ते हि ब्राह्मणा चानी जे मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून इतर जे दोन वर्ण क्षत्रिय व वैश्य तेही ही ब्राह्मणांच्या मानाने बरोबरीचे मानावेत कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून अर्जुना चौथा जो शुद्र वर्ण आहे त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही तरी त्याची वृत्ती तीन वर्णांच्या अधीन आहे ती ए वृत्तीची या वर्णा ब्राह्मणादिका शूद्र ही की देखा चौथा झाला अहो त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणाधिक तीन वर्णांबरोबर शूद्र देखील चौथा वर्ण झाला पहा जैसा फुलाचे निसांगाते तातू तुरंबी जे श्रीमंत तैसे द्विजे शूद्राते स्वीकारी श्रुती ज्याप्रमाणे फुलांच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो त्याप्रमाणे ब्राह्मणादी तिन्ही वर्णांबरोबर शूद्राचा निकटचा संबंध असल्यामुळं श्रुतीने शूद्राला स्वीकारलेले आहे ऐ सेस ही गापार्था हे चतुर्वर्ण व्यवस्था करु कर्मपथ यांची आ रूपा अर्जुना ही चातुर्वर्णी व्यवस्था अशी आहे आता यानी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू जीही गुणी ते वर्ण चारी जन्म ये कातरी चुकोनिया ईश्वरी पैठे होती कि ज्या गुणानी स्वाभाविक कर्मांनी ते चारी वर्ण जन्म मृत्यूच्या कातरीतून चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील तिये आत्मप्रकृतीचे इ गुणी सत्वादिकी ति कर्मे चौघा चौहू ठाई वाटिली वर्णा ज्या आत्मप्रकृतीच्या मायेच्या या सत्वादी तीन गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते चारही वर्ण जन्म मृत्यूच्या कातरीतून चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील जैसे बापे जोडी लेलेका वाटीले सूर्य मार्ग पंथीका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे ज्याप्रमाणे जै बापाने मिळवलेले द्रव्य मुलांना वाटून द्यावे अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत अथवा मालकाने नोकरास जशी कामे वाटून द्यावी तैशी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची केली आहे त्याप्रमाणे प्रकृतीच्या या चार वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे तेथ सत्वे आपल्या अंगी समीन निमीन दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या समविषम भागाने कमी जास्त जास्तपणामुळे ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन अधिकारी केली आणि रजपरी सात्विक तेथ ठेविले वैश्य लोक रजची तम भेसक तेथ शूद्र तेगा। आणि रजोगुण परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळला आहे तेथे वैश्य लोक ठेवले आहेत आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र लोक ठेवलेले आहेत ऐसा एकाची प्राणी वृंदा भेदू चतुर्वध गुणीच्या समुदायात या, या गुणांनी असे तू समज मग आपले ठेवले जैसे आई ते दिसे दी गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते तसे गुणाने भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखवते सांगो ऐक श्रवण सौभाग्य निधी तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे सांगू हे श्रवण सौभाग्य निधी अर्जुना ऐक श्लोक बेचाळीस अवघ शम म्हणजे इंद्रिय दमन तप शुद्धी म्हणजे बाह्य व आंतरशुद्धी क्षमा सरळपणा ज्ञान म्हणजे शास्त्राचाराने एका ईश्वराची प्राप्ती करून घेणे अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी म्हणजे शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाचा आदरयुक्त स्वीकार ही ब्राह्मणाची स्वभावजे कर्मे आहेत तरी सर्वांची घेऊन एकांती प्रिया जैसी तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याच्या ठिकाणी अनुसरते त्याप्रमाणे सर्व वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते ऐसा बुद्धीचा उपरमो तया नाम म्हणिपे तो गुणगा उपक्रमू, जया कर्माचा या प्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव शम असे आहे तो शम हा ब्राह्मण वर्णाचा पहिला गुण आहे आणि बाहेंद्रियांचे धेंडे पिटून विधीचे निदंडे नैदिजे अधर्माकडे कि चिजाव आणि बाह्य समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे तो पैगा शमा विरजा दमू गुण जे थदुजा आणि स्वधर्माची अरे अर्जुना तो शमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे सटवीची येती न विसंबी जे जे तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा त्याचप्रमाणे सातवीच्या म्हणजे पाचवीच्या रात्री दिव्याला जसे विसरत नाहीत त्याप्रमाणे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे तया नाम तप ते तिज गुणाचे रूप आणि शौचही निष्पाप द्विध त्याला तप असे नाव आहे व हे गुणाचे स्वरूप आहे आणि पापरहित शौच देखील ज्या कर्मत दोन प्रकारचे आहे मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाह्य मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले असे जे आत बाहेर चांगले जगणे तया नाम शौच पार्था तो कर्मी गुण जये चौथा आणि पृथ्वीची या परी सर्वथा सर्व जे सहा अर्जुना त्याला शौची असे नाम आहे तो ज्या कर्मामध्ये चौथा गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे पांडवा गुण जेथ पाचवा स्वरा माझी सुहावा पंचमो जैसा अरे अर्जुना ती क्षमा होय तो गुण जेथे पाचवा आहे तो कसा तर जसा सप्तसुरामध्ये पंचम मधुर आहे त्याप्रमाणे आणि वाकडे निबो गंगा वाजूची जैसी का पुटी वळला ऊसी गोडी जैसी आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते अथवा पाठीकडे वळलेल्या वाकड्या असलेल्या उसात गोडी जशी सरळ असते तैसा विषमाही जीवा लागी उजू बरवा ते आर्जव गा सहावा गुण त्याप्रमाणे प्रतिकूल संबंधी जो चांगला सरळपणा ते आर्जव होय व ते या ठिकाणी सहावा गुण आहे आणि पाणी अखंड जचे झाडा मुळी परीते आघ वेची फळी जाणे जेवी आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाशी पाणी घालतो परंतु तो ते आपले सर्व श्रम जसे एका फलाच्या ठिकाणी पाहतो ते शास्त्राचारे तेने ईश्वरूची हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्तीच होणे हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे ते का कर्मी जीए सात गुण होये आणि विज्ञान हे पाहेूप ते ज्ञान ज्या कर्मामध्ये सातवा गुण आहे आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेले स्वरूपाचे आहे पहा तरी सत्व शुद्धीची या वेळे शास्त्रे गा ध्यान बळे ईश्वर तत्वीची मिळे निष्ठंक बुद्धी तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण अर्जुना हे चांगले विज्ञान आहे ते या गुणकर्मात आठवे गुणरत्न आहे आणि आस्तिक्य हा नवा गुण आहे असे समजावे मुद्रा आिली प्रजा भजे भलतया तेवी देवी शास्त्रे स्वीकारिली मार्ग मात्र राजाच्या हुक्माचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी तो नववा गुण जेणे कर्मते साच जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो तो ब्राह्मण कर्मातील नववा गुण होय आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे घडणे शक्य होते एव नव हि गुण जेथ निर्दोख जे कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे याप्रमाणे शमाधिक नव निर्दोष गुण जा कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज तो नव गुण रत्ना करूया दिन करू प्रकाशू जैसा तो ब्राह्मण या, या नव गुणांचा समुद्रच आहे सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसा तो ब्राह्मण या नवगुण रूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो ना चाळी पोजीला चंद्रू चंद्रिका धवळ ला सौरभ्येवी अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलाने पुजलेला असतो म्हणजे चाफ्याच्या झाडाखाली जशी नेहमीच फुले असतात चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो अथवा चंदन जसा आपल्या सुवासाने नेहमीच ओपडलेला असतो ब्राह्मणाचे अभ्यंग किची नवगुणा जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडत नाही आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजय सांगो ऐक प्रज्ञेची या अर्जुना आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो तू बुद्धीच्या सामुग्रीने ऐक श्लोक त्रेचाळीसाव शौर्यापला पाणीदार्पणा धैर्य दक्षता युद्धामध्ये परामुख न होणे दातृत्व आणि ईश्वर भाव ही क्षत्रियाची स्वभाव जे आहेत तरी भानुहाते जे नापेक्षी जे विरजे का सिंहे न पाहिजे हा सूर्य प्रकाशाच्या बाबतीत दुसऱ्याची अपेक्षा करीत नाही अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही ऐसा स्वयंबाजो जीवे लाटू सावाये विन उद्भटू ते शौर्य जेथ श्रेष्ठ पहिला गुण तसा तो स्वभावतच अंगाने जोरकस व सहाय्याशिवाय असा जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना तो क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण आहे आणि पे नातोतरी न लोपे सचंद्रि ती हि आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्र, कोट्या देखी नक्षत्र निस्तेज होतात परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे जरी चंद्रासह असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही ते सेने आपले प्रौढी गुणे जगाया या विस्मयो देणे आपण तरी नक्षो भे काय नाही त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला चकित करून टाकणे व आपली इतर कशानेही चलबिचल होऊ न देणे ते प्रागल्भ्य रूप तेजा जी कर्मी गुण दुजा आणि धीरू तो तिजा जेथीचा गुण ते पाणीदारपणा रुप्ते ज्या क्षत्रियच्या कर्मात दुसरा गुण आहे व धीर हा त्याच प्रकृतीचा तिसरा गुण आहे वरी पडली आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी ना ते परी येस धैर्य जेथे आकाश कोसळून अंगार पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय आणि पाणी हो का भल ते तुके परि ते जिणवनी पद्म फाके आकाश उंची आणि वर येऊन ते कमल विकासते व आकाश हे उंचीच्या कामे वाटेल त्याला जिंकते ते विविध अवस्था पातली या जिणवणी पार्था प्रज्ञा फळ्या अर्था वेज देणे त्या अर्जुना नानाक्षत्व गा चौ खेठ चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाच वा गुण ते चांगले दक्षत्व अर्जुना असे समज आणि लोकवा गुण होमोर शत्रू पुढे होणे जे का ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सदा सूर्योन्मुख असतात त्याप्रमाणे शत्रु पुढे नेहमी समोर होणे शत्रूला कधीही पाठ न दाखवणे माहेवणी प्रयत्नेसी, जे से जे जैसी रिपू पाठी जे तैसी समरांगणी ज्याप्रमाणे गरोदर स्त्री तिच्या पतीने आपल्या अंथवणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळावे त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपले पाठ शत्रुज दाखवण्याचे टाळावे हा क्षत्रियांचे या आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी चहुपुरुषार्था शिरी भक्ती जैसी अर्जुना ऐक धर्म अर्था चार पुरुषार्थांच्या ही वरचड अशी भक्ती ही एक पाचवी आहे त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा पाचवा गुण आहे आणि जा फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फुलाफळांच्या बाबतीत उदार असतात अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास सुधार असतात ना आवडीचे निकल्पे तैसे जे देणे अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हवे ते जे देणे ते उमपगादा जेथ सहावे गुणरत्न आणि आज्ञा एका यतन होणे जेका। ते ते अपरिमितान जेथे ज्या क्षत्रियाच्या कर्मात सहावे गुणरत्न आहे आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे पोशुनी अवयव आपुले करवी जती मानविले देवी पालणे लोभविले जगजे भोगणे आपले हस्तपादि अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या योगाने म्हणजे कौशल्याने ज्या प्रजेमध्ये आपल्या प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे तया नाम ईश्वर भाव जो सर्व सामर्थ्याचा ठाव तो गुणा माजी रावो सातवाजेथ त्याचे नाव ईश्वर भाव म्हणजे नियामक शक्ती होय व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे तो ईश्वर भाव क्षत्रियाच्या आचारात सातवा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे ऐसे जे की शौर्यादिकी सात गुण विशेखी अलंकृत सप्तऋखी आकाश जैसे ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषीने सुशोभित दिसते त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादिक उत्तम सात गुणांनी सुशोभित असते सप्त गुणी विचित्र कर्म जगी पवित्र ते सहज जण क्षेत्र क्षत्रियाचे कर्म या सात अलौकिक गुणांनी पवित्र असते ते क्षत्रियाचे सहज क्षेत्र कर्म आहे असे समज नाना क्षत्रिय नव्हे नरु तो सत्व सोनयाचा मेरू म्हणून गुणस्वर्गा आधारू साताय अथवा ज्याच्या अंगी सात गुण आहेत तो क्षत्रिय मनुष्य नव्हे तर तो सत्व गुणरूपी सोन्याचा मेरु पर्वत आहे म्हणून तो हा सात गुणरूपी सप्त वर्गाला आधार आहे नातरी तरी सप्त गुणार नवी परिवार हे क्रिया नवे पृथ्वी भोगीत असे तो अथवा हे कर्म नवे तर सात गुणरूपी समुद्राने चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे व ती तो क्षत्रिय भोगीत आहे का गुणांचे साता ही ओघी हे क्रियाते गंगा जगी तया महोदरूपी सात, सात ओघांनी युक्त वाहणारी अशी ही क्रिया गंगा या जगात क्षत्रिय रूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे परी है बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मग नैसर्गिक क्षात्र परंतु हे फार वर्णन रागू दे अर्जुना पहा शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे आता वैश्याची ये जाती उचित जे महामती ते ऐके गिरुती क्रिया सांगो हे विशार बुद्धी अर्जुना आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो ऐक श्लोक चव्वेचाळीसावा कृषी गोरक्ष व वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मक कर्म शूद्रि स्वभावजम शेतकी गोरक्षण आणि व्यापार ही वैश्याची स्वभावाचे कर्मे आहेत सेवारुपी कर्म हे शूद्राचे स्वभावाचे कर्म आहे तरी भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारू मेळवणे जे तर जमीन बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळ सा नफा मिळवणे किंवा कृषी जिने गोधने राखोनी वर्तणे का समर्धीची विकणे महर्धी वस्तू फार काय सांगावे शेतकीने जगणे गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे ये पांडवा वैशाते कर्माचा मेळावा हा वैशजाती स्वभावा तुला जाण अर्जुना वैश्यांना एवढाच कर्मसमुदाय आहे हा कर्मसमुदाय वैश्य जातीच्या स्वभावाचा आतला असे आहे असे समज आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म आणि वैश्य क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत यांची सेवा करणे हे शूद्राचे कर्म आहे पै द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्रते एव दाविली कर्मे द्विजसेवे पलीकडे शूद्राला जाणे नाही म्हणजे कर्म करणे नाही या प्रमाणे चार वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखवली श्लोक पंचेचाळीसाव स्वे स्वे कर्मण्य भिरत संसिद्धी लभते नरह यथा विंद तृणु आपल्या आप कर्मामध्ये पूर्णपणे रथ असलेला मनुष्य सिद्धी पावत म्हणजे वैराग्य पावतो स्वकर्म रथ मनुष्य कोणत्या प्रकारे सिद्धी पावत ते ऐक आता उचित जैसे करण शब्दाधिक हे चतुरा अर्जुना आता हीच आम्ही सांगितलेली कर्मे या वेगवेगळ्या चार वर्णांना योग्य आहेत ती कशी तर ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत नातरी तरी जळ दच्युता उचित सरिता सरितेसी पंडू सुता सिंधू उचितू अथवा मेघा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आहे आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे तैसे वर्णाश्रम वशे जय कर आले असे गोरेय अंगा जैसे गोरेपणा गोरे अंगाला गोरे जसा गोरेपणा शोभत त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे हे कर्तव्य ज्याच्या भागाला आले असेल ते त्याला हे विरोतम अर्जुना त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता शास्त्राने काय सांगितले आहे या विषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी पै आपुलेची रत्न थि घेपे पारखियाचे याचे निहाते तैसे स्वकर्म आपईते, शास्त्रे आपावी जसे मूलचे आपलेच रत्न परंतु जर त्याची आपल्याला परीक्षा नसेल तर ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावे त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म शास्त्रद्वारा ठाम करून घ्यावे जैसी दिठी असे आपुली या परिपेण नाही अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार म्हणून ज्ञाती वशे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुलिया शास्त्रे गोचरू आपण कि जे म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपल्याला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा मग घरीच्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आडळू असे मग घरी असलेलाच ठेवा ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखवला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे का तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरतो परी आळसूसांडून फळ काम दबडून आंगे जीवे मांडून ते भरू परंतु आळस टाकून फलाची अपेक्षा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथेच सर्व भर ठेवावा वोगी पडिले पाणी नेणे वाहणी तैसा जाया आचरणी व्यवस्थानी जसे प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वय करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय अर्जुना जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला वैराग्याप्रत प्राप्त होतो जे अकरणा आणि निषिध न वचेची काही संबंध म्हणून भवा विरुद्ध मुकलात कारण कि विहित कर्मे मुळीच न करणे आणि शास्त्रानी मना केलेली कर्मे करणे या दोहीच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही म्हणून तो विरुद्ध संसाराला म्हणजे दुःख योनीला मोकला आणि काम्य कर्मांकडे न परतेची जेथ कोडेथ चंदनाचेही खोडे न लेची तो आणि तो काम्य कर्मांकडे का वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोग रुपी चंदनाचे देखील खोडे घालत नाहीच म्हणजे तो काम्यकर्मे करीत नाही म्हणून सुखकर दिसणाऱ्या स्वर्गाधिक गतीला जात नाही येम तयागे वेची त्याचा फलाचा त्याग करून नाहीसे केलेले असते म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला ऐसेनी शुभाशुभी संसारी चांडीला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके ऐक अशा रीतीने तो पापपुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्य रूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो